अध्याय एकेचाळीसावा श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश श्री शुकाचार्य म्हणतात अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात याव त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रुपाचे दर्शन घडवले आणि पुन्हा ते आवरून घेतले भगवंतांचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेत रथाकडे परतला श्रीकृष्णांनी त्याला विचारले काका आपण पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भूत वस्तू पाहिली काय कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते अक्रूर म्हणाला प्रभू पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भूत पदार्थ आहेत ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच आहेत जर मी आपल्यालाच पाहत आहे तर कोणती अद्भूत वस्तू असणार की जी मी पाहिली नाही भगवन जेवढ्या म्हणून अद्भूत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत पाण्यात असोत किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याखेरीज अद्भूत वस्तू मी कोणती पाहणार गांधीनीपुत्र अक्रुराने असे म्हणून रथ हाकला आणि त्याने श्रीकृष्ण आणि बलरामांना दिवस मावळते वेळी मथुरापुरीत आणले परीक्षिदा वाटेत ठिकठिकाणी लागणाऱ्या गावातील लोक भण्यासाठी येत आणि वसुदेव पुत्रांना पाहून इतके आनंदमग्न होऊन जात की ते आपली दृष्टी बाजूला करू शकत नसत नंद इत्यादी गोप अगोदरच तिथे जाऊन पोहोचल होते आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहत होते त्या सर्वांच्या जवळ जाऊन विनम्रपणे उभ्या असलखा आक्राचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटल काका आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा आम्ही इथे थांबून नंतर नगर पाहू अक्रूर म्हणाला प्रभू मी आपल्या दोघांखेरीज मथुरेत जाऊ शकत नाही स्वामी मी आपला भक्त आहे हे भक्तवत्सल प्रभू आपण मला एकट्याला सोडू नका भगवन या आपण माझ्याबरोबर चला हे परमहितेशी भगवन आपण स्वत बलराम गोपाल तसेच नंद इत्यादी आपऊन माझे घर सनात करा आम्हा गृहस्थांची घरं आपल्या चरणधुळीने पावन करा नंतर आम्ही आपले चरण धु त्या आपल्या चरणोदकाने अग्नी देवता पितर असे सर्वजण तृप्त होतील प्रभू आपले पाद्यपूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरला इतकेच नव्हे तर भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदर होय त्याने तिन्ही लोक पवित्र केली, त्याच्या स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सदगती प्राप्त झाली आणि ते जल शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले हे यदुश्रेष्ठा हे देवादिदेवा हे जगतांचे स्वामी आपल्या गुणांचे आणि लिलांचे श्रवण आणि कीर्तन मंगलकारकच आहे उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करीत असतात हे नारायणा मी आपणाला नमस्कार करतो श्रीभगवन म्हणाले काका मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या अपतिष्टांना सुखी करेन श्री शुकदेव म्हणतात भगवानानी असे म्हटल्यानंतर थोडासा खिन्न झालेला अक्रूर नगरात गेला आणि त्याने कंसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले आणि तो आपल्या घरी गेला नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपालांच्यासह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा पाण्यासाठी त्या नगरात प्रवेश कला भगवंतांनी पाहिले की नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरे असून घरांना सुद्धा स्फटिकांची दारे लावलेली आह त्यांना सोन्याचे मोठमोठरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावलेली आहेत नगरात तांब्या पितळेची धान्यांची कोठारेपागा इत्यादी आहेत चुहबाजूंच्या खंदकामुळे कोठूनही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आह जागोजागी असलेल्या फळबागांनी आणि रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभवंत दिसत आह सुवर्णाने सजविलेले चौक धनिकांचे महाल त्यांच्या सभोवतांच बगिच कारागिरांचे बाजार आणि लोकांची निवासस्थानी नगराची शोभा वाढवित आहे वैडूर्य हिरे स्फटिक नील पोवळी मोती आणि पाचू इत्यादींनी मढवले सज्जे चबुतरे झरोके आणि फरशात झगमगत आहेत त्यांच्यावर बसलेले मोर कबूतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोली बोलत आहेत सडका बाजार गल्ल्या आणि चौकांमध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेले आहे ठीक ठिकठिकाणी फुले जवाचे अंकूर लाह्या आणि तांदूळ पसरलेले आहेत घरांच्या दरवाजांपास दही आणि चंदन चर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवलेले आहेत तसेच ते दरवाजे फुले दीपमाळा पाने घडांसह केळी आणि सुपारीची झाडं झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजवलेली आहेत हे राजा वसुदेवनंदन श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मित्रांसह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश केला त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी लगबगीने गच्च्यावर चढून उभ्या राहिल्या त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलटसुलट परिधान केले काहीनी चुकून कुंडले बांगड्या इत्यादी दोन दोन घालण्याऐवजी विसरून एकच घातले काही जणीने एकाच कानामध्ये तानवडे घातले तो कोणी एकाच पायाला पंजण बांधले कोणी एकाच डोळ्यात काजळ घातले काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच टाकून निघाल्या सर्वांची मने आनंदाने भरून आली होती काहीजणी अंगाला तेल लावित होत्या ज्या त्या स्नान न करताच निघाल्या ज्या झोपी गेल्या होत्या त्या गडबड ऐकून तशाच उठून निघाल्या ज्या माता मुलांना दूध पाजित होत्या त्या त्यांना खाली ठेवून निघाल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण वधमस्त गजराजासारखी डोलाने चालत होते लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केले आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांनी त्यांची मने आकर्षित करून घेतली मथुर येथील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्घुटलीला ऐकूनच त्यांना पाहण्यासाठी व्याकुल झाले होते आज त्यांनी त्यांना पाहिले आणि श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या मंद स्मितहास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला परीक्षिता त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिले त्यांचे शरीर पुलकीत झाले आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरहव्याधी शांत झाली महावांच्या गच्च्यावर चढून मथुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णांवर पुष्पवर्षाव करू लागल्या त्यावेळी त्या स्त्रियांची मुखकमले प्रेमाने प्रफुल्लीत झालेली होती ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यानी ठिकठिकाणी दही अक्षदा पाण्याने भरलेले घट फुलांचे हार चंदन आणि भेटवस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली, रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले गोपींनी असे काय तप केले आहे की जेणेकरून मनुष्यमात्राला परमानंद दणाऱ्या या दोघांना त्या नेहमी पाहत असत त्याचवेळी कपडे रंगविण्याच काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णांनी पाहिला आणि त्याच्याकड़ त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपड़ मागितले बंधू आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे ते घालण्यास पात्र असणार आम्हाला दे तू आम्हाला वस्त्रे दिलीस तर तुझे परमकल्याण होईल यात बिल्कुल शंका नाही सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला हे उद्दामानो दर्याखोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय मा आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला पाहिजेत तर मूर्खानो लवकर इथून निघून जा जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेने मागू नका तुमच्यासारख्या उन्मत्ताना राजाचे शिपाई कैद करतात त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्याजवळ जे काही असेल ते हिसकावून घेतात जेव्हा तो धोबी अशी बडबड करू लागला तेव्हा श्रीकृष्णांनी हातानेच त्याचे मस्त उडवले हे पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण कपड्यांची गाठोडी तिथंच टाकून इकडे तिकडे पळून गेले ती वस्त्रे श्रीकृष्णांनी घेतली मग श्रीकृष्ण आणि बलरामानी आपल्या मनाजोगती वस्त्रे परिधान केली आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्र गोपाळांना दिली उरलेले कपडे जमिनीवर टाकून दिले ते थोडेसे पुढे गेले तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला भगवान अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला त्या रंगबिरंगी सुंदर वस्त्रातून त्याने त्यांना शोभणारे वेश तयार करून दिले अनेक प्रकारच्या वेशांनी एक सावळा आणि एक, एक गोरा असे ते दोघेही आणखीनच शोभू लागले उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगांची हत्तीची पिल्ले शोभावी अस भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती शक्ती ऐश्वर्य आपले स्मरण आणि अतिंद्रिय शक्ती दिल्या तसेच मृत्यूनंतर आपले सारूप्य सारुप्यही दिले नंतरचे दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले दोघा भावांना पाहताच त्यांनी उठून जमिनीवर डोके टेकवून प्रणाम केला नंतर त्यांना आसनावर बसून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपालांसह त्यांचे अर्ध्य हा, फुलांचे हार पाने चंदन इत्यादी सामग्रीने विधीपूर्वक पूजा केली आणि तो म्हणाला हे प्रभू आपल्या दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफळ झाला कुळ पवित्र झाले तसेच आज पितर देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले असे मी मानतो आपण दोघेजण संपूर्ण जगताचे परम कारण आहात आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच या, या पृथ्वीवर आपल्या शक्तींसह अवतीर्ण झालेले आहात आपण जर भजन करणाऱ्यांनाच भसता तरीसुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही कारण आपण सर्व जगताचे सुहृद आणि आत्मा आहात आपण चराचरामध्ये समरूपाने राहता मी आपला दास आहे आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली आणखी काय सेवा करू भगवन आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता हा आपला त्याच्यावर मोठाच अनुग्रह आहे हे राजेंद्रा भगवंतांचे मनोगत जाणून सुदाम्याने मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार त्यांच्या गळ्यात घातले गोपाळ आणि बलरामांच्यासह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर सुंदर हालांनी अलंकृत झाल तेव्हा त्या, त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्र आणि शरण आलखा सुदाम्याला वर दिल सुदाम्यानंही त्यांच्याकड हाच वर मागितला की सर्वस्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढभक्ती असावी त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांबद्दल अत्यंत दया असावी हे वर त्याला देऊन शिवाय वंशपरंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी शौर्य आयुष्य कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले नंतर श्रीकृष्ण बलरामांच्यासह पुढे गेले अध्याय एक्केचाळीसावा एक समाप्त